वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्न कुरुमदेवसर्वकारेशुसर्व गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमहा आज ज्ञान या कोटीचा विचार करणार आहोत ज्ञानाचे तीन प्रकार आहेत ज्ञान विज्ञान आणि अज्ञान ज्ञानोबारा यांनी या तिगांची व्याख्या केली आहे जैशी जाणीव जेत न विचार मागोती पाऊली निघे तर्कू आयने नेघे अंगी जयाच्या मौली म्हणतात अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंचु हे विज्ञान तेत सत्य बुद्धी हे अज्ञान हे चि मग हे तीन प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत आपण पहिला प्रकार पाहू ज्ञान द्न्यान। ज्या ज्ञानामुळे परमात्मा प्राप्ती होते त्याचं ज्ञान मानतात यालाच आत्मज्ञान अथवा अध्यात्मज्ञान माऊलींच्या भाषेत सांगायचं जर झालं तर तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव प्रथम स्वरूप ज्ञान म्हणजे स्वतःचे ज्ञान झाले पाहिजे आत्मज्ञानानंतर ज्ञान होते मग तो महात्मा होतो दुसरा आहे विज्ञान विज्ञानाचे व विषयाचे जगाचे वस्तूचे परलौतिक ज्ञान यास विज्ञान म्हणतात याची सुद्धा गरज आहे कारण हे ज्ञानास सहायक आहे ज्ञानबराय म्हणतात येत विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे त्याची लागे म्हणतात आपले शरीर पंचभूतात्मक का आहे काय खावे काय पहावे कोठे जावे काय करावे काय काय काय करावे याचे ज्ञान हवे कारण का हे शरीरास आवश्यक आहे व या शरीरामुळे परमार्थ प्राप्ति हो ज्ञात वकील वैद्य वगैरे ये पंते पोट भरनेपुरते मरियादित याध्याम लाभ होने शक्य नहीं आध्यात्म ज्ञाशिवाय बाकी ज्ञान मे मोरा पिशावर असंख्य डोलेच हो मुख्य पहाने के डोले जोद। मुखे पाने तर पिसावरील डोळ्यांचा काय उपयोग माऊली म्हणतात मोरा अंगे अशे असती डोळसेली दृष्टी नसे तैसे तेगा। अर्थात तत्वज्ञान शिवाय बाकीचे ज्ञान अपूर्ण पण याची गरज आहे तिसरा आहे हे अज्ञान विज्ञान हे सत्य आहे असे समजणे म्हणजेच अज्ञान होय ज्ञानोबा राणी ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात अज्ञानाचे अध्यान, वर्णन केले आहे ज्याप्रमाणे दगडास शीत उष्ण सारखे आंधळ्यास दिवस रात्रसारखे अग्नीस खाद्या खाद्यसारखे परिसास सोनेसारखे लोखंड पळीस चवकळत नाही लहान मुलगा जसे खाद्य अखाद्य म्हणत नाही तसे पाप पुण्य जाणत नाही त्यास अज्ञान म्हणतात या ठिकाणी काही ओव्या पाहू हे चोक हे मयड ऐसे नेनोनिया बाल देखे ते केवळ मुखेची घाली आणि पुढे म्हणतात तैसे पाप पुन्याची खिचटे करोनी खाता बुद्धिचेष्टे कडू मधुर न वाटे ऐशी जे दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही आण गीतेतील ज्ञानाचे तीन प्रकार आहेत पहिला हे सात्विक दुसरा राजस आणि तिसरा तामस सर्व भूतेषू एनिकम भायम व्ययम मक्षते अविभक्त विभक्तज्ञान विधी सात्विक म्हणजे भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी व अविभक्त असा आत्मा ज्याच्या योगाने पाहतो ते सात्विक ज्ञान होय आणि दुसरा आहे तामस ज्ञान एका कार्याच्या ठिकाणी पूर्णवत्वाने जडलेले प्रमाणरहित तत्वार्थ शून्य शुद्र असे जे ज्ञान त्याला तामस ज्ञान म्हणतात वरील ज्ञानोबारायांची टीका पाहणे आहे कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञानाचा भांडारच आहे ज्ञान मिळवण्याचे साधने चार आहेत ते म्हणजे पहिलं आहे इंद्रियाद्वारे मिळवलेलं ज्ञान म्हणजे स्पर्श शब्द रूप रस गंध यांचे ज्ञान आणि दुसरा आहे तर्काचे ज्ञान यत्र येत्र धुमहा तत्र तंत्र अग्निहा म्हणजे धुरावरून अग्निचे ज्ञान गढूळ पाणी नदीस आले मागे पाऊस झाला हे तर्काने समजते मुले चांगली यावरून आई वडील शुद्ध याचे ज्ञान होते तिसरा हे प्रतिभा शक्तीचे ज्ञान म्हणजे दैवी शक्ती किंवा विशेष ज्ञान चौथा आहे कृपेचे ज्ञान म्हणजे कृपेने मिळालेले ज्ञान जसे गुरु देव व संत कृपा यामुळे ज्ञान होते पाचवा आहे मात्र श्री शंकरा श्रीकृष्ण शंकराचार्य ज्ञानेश्वर महाराज हे उपजाद ज्ञानी होत उपजताद ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगने चांगदेव ज्ञानानुसार व्यक्तीचे पाच प्रकार आहेत पहिला आहे अज्ञ दुसरा आहे अल्पज्ञ तिसरा तज्ज्ञ विशेषज्ञ आणि सर्वज्ञ ज्ञानाच्या सप्तभूमिका आहेत पहिली आहे शुभेच्छा देवास जाव्र इच्छा शुभेच्छा दुसरे है विचारना गुरु सत महात्म देवा विषयी विचारणा करनी विचारणा तीसरे तनु मानसा गुरु करता साधने करता तन मन लौथा है सत्वोत्पत्ति साधना मु सत्विक वृत्ति तैयार होती पांचवा है संसक्ति देवा विषय आसक्ति निर्माण होने साहे पदार्थ भागिनी आसक्ति ऐसी परिणाम सविकल्प सामधिपर्त जाने सतवा है तुर्यगा पूर्ण वस्तुरूप होने देव देवरूप होने अर्थात निर्विकल सामीपर्यत मजल मारने ज्ञाकर साधन चतुष्ट जी संपत्ति है ती को है ती आप आहोत पेला है विवेक वैराग्य समाधि षटक संपत्ति मुमुक्षु विवेक नित्यानित्य ज्ञान मजे विवेक दुसर वैराग्य इोक आलोका विषयी ना द्वेष ना राग ना असक्ति मजे वैराग्य तीसरा है षट संपत्ति षट संपत्ति मधे का आहोत् एक शम मजे मनोनिग्रह दम इंद्रिय निर्ग, नि, निग्रह श्रद्धा मजे शास्त्र गुरु वेद देव यावर व्रद्धा आसने चौथा है उप्रम उप्रमजे लौकिकाचार भेट घने पांचवा समाधान आहे त्या समाधान मानणे सहाव्या आहे ती तीक्षा सुख दुःख मान अपमान शीत उष्ण ही द्वंद्वे सहन करणे याला म्हणतात षट संपत्ती चौथा आहे मोक्षक्षुत्व देव प्राप्तीची तीव्र जिज्ञास असणे यासच योग्य गुरु महावाक्याचा बोध शेवटी ज्ञानप्राप्ती होते आता आपण ज्ञानाची अठरा लक्षणे पाहणार आहोत पहिला हे मनाची आवड मानाची आवड नसणे दांभिकपणा नसणे अहिंसा म्हणजे कायावाच्या मनाने सर्व सहनशीलता सरळपणा सेवा, शुद्धी धैर्य अंतःकरण निग्रह इंद्रियांच्या ठाई विषयी वैराग्य अहंकाराचा अभाव जन्म मृत्यू जरा व्याधी या ठिकाणी दुखाचे व दोषाचे दर्शन अनासक्ती तीही देवा संबंधी, पुत्र गृह इत्यादी विषयी अललुपता आणि इष्ट अनिष्ट घडले असता चित्ताचे समत्व आढळू न देणे देवाच्या ठिकाणी अनन्य व्याभिचारी भक्ती आणि एकांतात राहण्याची आवड जणांच्या समुदायात राहण्याची खंती असे एकूण ही ज्ञानाची अठरा लक्षणे आहेत खरे तर माउलींनी या ठिकाणी सर्व प्रतिभाशक्ती ओतली आहे याद विस्तार भयास तर ओव्या देत नाही तथापि लक्षणे ज्याकडे आहेत समजावेत यास ज्ञान झाले अनुभूती मिळेमुळे ज्ञानाचे तीन प्रकार होतात परोक्षज्ञान जे ज्ञान शब्दाने होते अनुभव नसतो त्याच परोक्ष ज्ञान म्हणतात जसे साधक विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला शब्दाने हे शब्दाने सांगतो पण अनुभव नसतो मात्र हेही नसे थोडके शब्दाचे पण ज्ञान नाही त्यापेक्षा हा बरा म्हणावा लागेल दुसरा हे अपरोक्ष ज्ञान देवाचा अनुभव येणे यास अपरोक्षज्ञान म्हणतात व्यवहारात हा शब्द उलटा वापरतात अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची मौली म्हणतात हे फक्त संतांनी म्हणावे हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा तुकाराम महाराज म्हणतात तिसरा आहे दृढ अप्रोक्षज्ञान कधी कधी साधनात व्याभिचार होतो पण कधी कधी साध्यात व्याभिचार होण्याची शक्यता असते म्हणून शास्त्राने संतांनी दृढ अप्रोक्ष ज्ञान सांगितले आहे ज्या ज्ञानाचा व्याविचार होत नाही निश्चित असते ते दृढ अप्रोक्ष ज्ञान समजले जाते याकरता एक दृष्टांत आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक राजा एका धट्ट्याकट्ट्या माणसास यज्ञाकरता दहा मैल दूर असणाऱ्या गावी मेंढा आणण्याकरता पाठवतो माणूस मेंढा खरेदी करतो खांद्यावर घेतो रस्ता जंगलातून असतो चार चोर येतात व विचारतात आपण कुठे चालला आहात त्या माणसाने सांगितले राजाच्या यज्ञात मेंढा बळी द्यायचा म्हणून घेऊन चाललो आहे राजाच्या नावाने चोर घाबरले पण मेंढ्याचा लोभ मनात होता चौखांनी वेश बदलून दोन दोन मैलावर थांबायचे ठरवले व तसे थांबले पहिल्या दोन मैलावर एक चोर भेटला व त्या राजाच्या माणसाच म्हणाला हा कुत्रा कुठे घेऊन जातो आहेस त्यास प्रथम चरी वाटले मेंढा असताना हा कुत्रा कसा म्हणतो दुसऱ्या मैल्यावर दुसरा चोर भेटला व म्हणाला आपण कुत्रा कुठे घेऊन चालला आहात आता त्यास थोडी शंका आली पण दिसत होता मेंढा तिसऱ्या दोन मैलावर तिसरा चोर भेटला व म्हणाला आपण कुत्रा घेऊ कुठे घेऊन चाललात पिसाळलेला वाटतो आता मात्र राजाच्या माणसाची शंका वाढली खरंच कुत्रा आहे की मेंढा चौथ्या दोन महिल्यावर चौथा चोर भेटला व मनाला हा पिसाळलेला कुत्रा चावेल आता मात्र त्या शंभर टक्के वाटले ज्या अर्थी चौघे बोलतात त्या अर्थी हा मेंढा नाही कुत्राच आहे तो मेंढा टाकून पळाला बाकीचे चोर मागून येतच होते त्यांनी मेंढा हस्तगत केला तात्पर्य असे की ज्ञानावर पण पाखंडाचे वर्सस्व येण्याची शक्यता आहे म्हणून दृढ अप्रोक्षज्ञान विशेष महत्त्वाचे आहे हे ज्ञानाचे तीन प्रकार होतात अज्ञानात अज्ञानी अज्ञानात अज्ञानी आणि ज्ञानात अज्ञानी व अज्ञानात अज्ञानी हे चार प्रकार आहेत प्रमाणे अपन ज्ञान या कोटी का विचार केला सदगुरुनाथ महाराज की जय